श्री गणेशायन मह श्रीहरीला वंदन असू श्री पांडुरंग हेच माझे सर्वस्व आहे पांडुरंगा गणेश सरस्वती गुरु सिद्धिविनायक हे सारे देव म्हणजे तूच आदिमाये पांडुरंगा श्रीहरी तुम्ही सारे एक असू अनेक जगाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे सर्वत्र सदा वर्तमान आहात मी सर्वव्यापी अशा लक्ष्मीनारायणांना शरण आहे हरिविजय ग्रंथ लिहिण्यास तुम्हीच प्रेरक व संकल्प सिद्धीस नेणारे आहात आणि गुरु वाचून आत्मज्ञान नाही व आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही त्या ब्रह्मानंद गुरूंच्या कृपेने व वा त्यांना वारंवार नमन करून हा ग्रंथ मी लिहित आहे चालते बोलते ईश्वरच असे संत त्यांनाही मी वंदन करीत आहे व्यास वाल्मिकी वशिष्ठ शुक नारद या परमभक्तांना व ऋषिना मी वंदन करू हा हरिविजय ग्रंथ शब्दबद्ध करीत है श्री रामावतार समाप्त होष्क काला नी कथा द्वापार युगाचा अंत जवर आला होता राक्षस आता क्षत्रिय राजा रूपाने अवतरले होते महाबलिष्ट होते दुष्ट बुद्धि होते साधुना छत होते आपसत ही लड़ाया करीत विष्णुचार व वैष्णव फार द्वेष करीत यज्ञाचा विध्वंस करीत हजारो राजांना बंदीत टाकणारा जरासंध तर यज्ञात मानसांचा बळी देई नरकासुराने सहस्त्रावधी कन्या बंदीत ठेवल्या होत्या कंस शिशुपाल दंतवक्र चाणूर अघ बक केशी हे दैत्यच होते मायाशक्ती साध्य केलेला शाल्व अजिंक्य होता सर्वत्र हे लोक माजले होते प्रजेचे रक्षण पालन करण्याचे क्षात्र कर्तव्य विसरून राजे प्रजेचे हाल करीत हे राजे जुगार खेळत मनसोग ते गायी पळवून नेत प्रजा दरिद्री झालेले होते कारण राजे व त्यांचे हस्तकच मुळी प्रजांना लुटीत बाणासूर कालयवन दुर्योधनादी कौरव यांच्यासारख्यांचा अनाचार वाढत होता देवांची व ब्राह्मणांची ब्राह्मणांची छळणूक होत होती या पापामुळे पृथ्वी त्रस्त झाली गायीचे रूप घेऊन हंबरू लागली ऋषी मुनी विष्णूला साकडे घातले इंद्रही तिथे आला त्यांनी ठरवले की आपण सर्वांनी विष्णूला शरण जावे त्यानेच दुष्टांचे शासन व साधूंचे रक्षण करावे आपले बळ कमी पडले आपला इलाज चालत नाही सारे देव ऋषी ब्रह्मा इंद्र आणि गो रूपाने पृथ्वी क्षीरसागरी विष्णूकडे गेली विष्णूला सारे शरण गेले विष्णूंचे त्याने दर्शन घेतले त्याची स्तुती केली त्याचे वर्णन दुसऱ्या अध्यायात शिरोण करावे अध्याय पहिला समाप्त श्री कृष्णार्पणमस्तू